त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज आता आपल्याला सांगतात मग हे तीन पद श्रुतीने का वापरले जर सत म्हणजे चित चित म्हणजेच आनंद राहणे तीन पद जर आणण्याची व्यावृत्ती करतात आणि आनंद मात्र शुल्लक राहणं हे किंवा आनंद मयता अंगातीला आनंद असेल तर मग ही तीन पद तरी का माऊलीने वापरली जो माऊली असं म्हणते की श्रुतीने तरी का मा पद योजना केली श्रुती माऊलीने केलेली योजना ज्ञाने माऊलीने केली असल्या कारणाने कोणावरही आपण शंका विचारलेचा अर्थ पोहोचता शकतो कशी वापरली किंवा तुम्ही जरी का वापरली असं कोणी म्हणेल तर त्याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराज येतात सत्ता हो। प्रकाश सुख या तीन पदानी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी तीन पणा निर्माण होत नाही म्हणून का होत नाही त्याचं कारण सत्ताची सुख प्रकाशो प्रकाशोची सत्ता उल्हास हो। सत्ता म्हणजेच प्रकाश प्रकाश म्हणजे सुख सुख म्हणजेच पुन्हा सत्ता आणि सुख म्हणजेच पुन्हा प्रकाश हे तिन्ही मिळून एकच असल्या कारणाने तीन तिन्हीला उणी आणून आपण स्वतः आठणी करून घेतात आणि ब्रह्म मात्र शेवटी शेष राहत उर्वरित राहत हे त्याची अंतिम स्थिती आहे महाराज म्हणतात अमृतामध्ये असलेलं माधुर्य आणि अमृत हे दोन तुम्ही वेगळे काढू शकतात आहे दोन मिळून जसे एकच या दोन्हीला ज्या तुम्हाला मिष्टांश हा अमृतस्य न पृथक भविषयी त्यातला अमृत आणि त्यातला मिष्टांश म्हणजे अमृतांश माधुरी अंश गोडी ही तुम्ही वेगळी ज्याप्रमाणे काढू शकत नाही त्याप्रमाणे सत्ता प्रकाश आणि सुख यांना परस्परापासून वेगळं करू शकत नाही तीन पदाने तीन शिल्लक न होता किंवा त्यांचं ज्ञान न होता एक मात्र परब्रम्ह वस्तू जशी सांगावी शुक्ल पक्षामध्ये चंद्राच्या ठिकाणी वाढत्या कळायचा त्या कलांची वृद्धी होते प्रतिदिवशी एक एक कला वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते तो वाढ विस्तार, विस्तार होतो आपल्याला सोळा कलांनी परिपूर्ण झालेला दिसतो असा प्रत्येकाला अनुभव येतो त्याच्या उलट कृष्ण पक्ष जर आला तर हळूहळू एक एक कला निवृत्त होते शेवटच्या दिवशी फक्त सतराव्या कलेने चंद्र आपल्या अंगाने शिल्लक राहतो बाकीच्या आलेल्या कला मात्र निघून जातात म्हणजे वृद्धी ही प्रति येते आणि क्षया हा प्रती येते शुक्ल पक्षामध्ये वाढून वाढ विस्तार दिसून येतो तर कृष्ण पक्षामध्ये त्यांचा राहस दिसून येतो वृद्धी आणि राह वृद्धी आणि क्षय या दोन्ही गोष्टी आल्या आणि गेल्या त्या चंद्राला असं हे चंद्र महाशया काय मत आहे याच्याबद्दल तो म्हणतो माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी द्वयं नाम वृद्धी रासादि नास्ती भावा दोन्ही गोष्टी त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी तो म्हणतो मला हेही माहिती नाही मला तेही माहिती त्याचं स्वरूप जसं रास रास दोन विवर्जिताव प्रमाणी आनंद पद असजड़ जड़ दुखी करता अद्वय पर स्वूप स्वतः ही विच्यवाच्यव निर्माण हो इतर धर्म तो होता चंद्रा मध्ये ज्या प्रमाणे आपण पाहतो की चंद्रामध्ये जरी या कला दिसत असल्या त्या आपण मोजत असलो त्याचा वाढ विस्तार पाहत असलो वा त्याचा ह्रास पाहत असलो तरी चंद्राच्या स्वरूपात तुम्ही अंशात्मक कल्पना करू शकता काय चंद्र स्वरूपात ज्या तुम्ही अंशात्मक कल्पना करू शकत नाही अंशात्मक भेद त्याच्यामध्ये वस्तुस्थिती ने सिद्ध होत नाही चंद्र आपल्या स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याला विचारलं तू कसा आहेस तो म्हणतो मी सगळा आहे मी एक मात्र आहे सगळा आहे आणि एकच एक आहे माझ्या अंगाने माझ्या अंगामध्ये जीवनाधिकता कधीही निर्माण होत नाही मी सगळा त्या सगळा जसा त्या एक एकमे वाजवीतील परिपूर्ण आहे माझ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे तुम्हाला भेद सिद्ध करता येत नाही किंवा मेघातून ज्यावेळी पाणी पडतं त्याच्या धारा त्या धारा वे थे मोजू शको एखाद बुद्धिमान मानूस आजुनिक भौतिक यंत्र नो मोजू शकल कि पन्ना थे 25 धारा होता आसा तो दिसले, बेग गणिती जरी बेग मुझ दाले। ते पढ़ता थे जी वे रोगा पड़े जिसे पैंका शुर्लक है उदकाशिवाई शुलक है एक मस तिथे ब्रह्मस्वरूप सी आनंद तीन बल वो ही तीन तीन तीन तीन पद उच्चारताना हो या तीन पदाने तुम्हाला अंश अंशी भाव की कल्पना करीनपणा तिही तिही उसे एक ब्रह्म है परब्रह्माच्या ठिकाणी तीन अंश नाही व ते तीन अंश त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे विष हे विषपणाने आपल्या स्वरूपाला मारक होत नाही तशी ही तीन पद स्वरूपभूत लक्षण सांगणारी असल्या कारणाने ही स्वरूपगत असल्या कारणाने कल्पित लक्ष लक्षण भाव असल्या कारणाने मानला असल्या कारणाने धर्मधर्मी श्रुती जगाची समाप्ती कि द्रुप ही श्रुती असं का म्हणाली तर आसदाधिकांच्या निवारणार्थ श्रुती बोलली कथ्ये दुःखांच्या व्यावृत्तीसाठी ती आनंद म्हणते म्हणजे यांच्या व्यावृत्तीसाठी श्रुती बोलली श्रुतीला बोलायचं नव्हतं बोलली पण बोलून काय बोलली ती कि परमात्मा असत नाही हे सांगण्याकरता असत म्हणा जे असं करता, चित म्हणाली आणि दुःख नाही असं सांगण्याकरता आनंद म्हणाली आणि सद्वैयता व्यावृत्ती आहे परमेश्वर माझ्या या पदाचा वाच्य आहे आणि मी त्याची वाचक आहे असं बोलण्यासाठी श्रुती बोलली नाही श्रुतीला ही गोष्ट माहीत होती कि परस्पर ब्रह्म परमात्मा किंवा आत्मा शुद्ध स्वयं प्रकाश कोणत्याही पदाच्या वाच्यवृत्तीला विषय होणारा नाही तो स्वयंप्रकाश आहे ते स्वरूपभूत लक्षण सांगताना अन्यांची व्यावृत्ती करण्याचा उद्देश आहे वाच्य वाचक भाव सांगण्यामध्ये श्रुतीचाही उद्देश नाही कारण असाय कि जो जो पदार्थ शब्दाला वा शब्दाच्या वाच्यवृत्तीला विषय होतो तो, तो पदार्थ जेवढा परमात्मा चेतन असल्यामुळे तो स्वयंप्रकाश असल्यामुळे कोणत्याही वाच्यवृत्तीला तो विषय श्रुती स्वतः प्रभुता निश्वास याचे निश्वसित वेदा हा त्या भगवंताचे निश्वास असल्या कारणाने निश्वास म्हणण्यामध्ये परमे वेदाच अपौरुषयत्व प्रतिपादन केलंय श्वास ज्या प्रमाणे अनायासे आपले चालतात आणि त्याच पद्धतीने अनायासाने दाता यथा पूर्व प्रकल्प येतो त्या परमेश्वराला पूर्वकल्पात असलेले वेद अनुपूर्वी जशीच्या तशी कायम ठेवून जसेच्या तसे स्फुरले सगळ्या जगाचं कल्याण करणार करणार काढीती हित देऊनी वाढविती नाही श्रुती पुरवती मावली जगा याचा आविष्कार त्या भगवंतापासून हवा हे या आपल्या जगातलं परम भाग्य त्या भाग्याने हा अभिव्यक्त झालेला भगवंताचा निश्वास वेद म्हणून अपौरुषय वाङमय त्या अपौरुषे वाङ्मयान प्रतिपादन केलं की दुःख जो सद्भाव आहे त्या दुःखाच्या सद्भावाच्या निवृत्त्यर्थ सुखम इथे श्रुती ही अभिमन्य आहे एवढ्यासाठी तर श्रुतीने सुख या पदाची योजना केली नाही तर सुखपदाच ब्रह्म वाच्य आहे सांगण्यासाठी ही श्रुतीने सुखपदाची योजना केलेली नाही असं या तीन पदांच्या व सद्वय ब्रह्म नाही असं सांगण्यासाठी श्रुती प्रवृत्त झाली त्या ईश्वराच्या अर्थात त्या परमेश्वराच्या आणि ईश्वराच्या वाक्याने म्हणजे त्याच्या निश्वासाने म्हणजे अनायासाने वाक्याने म्हणजे अपौरुष प्रतिपादन केली आहे असं म्हणणं आहे की मी जे बोललोय ते सगळं वेदोपजीवी असावं वेदाला धोन असावं इतक्या सहजतेने त्या प्रबंधा वाङमयामध्ये सुंदरता निर्माण व्हावी असं गुरूंच्या कृपेचं वैभव सांगण्याच्या प्रसंगाने महाराजांनी ते प्रतिपाद दिला आहे ये जारी पदा आपण स्वतः खास स्वरूप लक्षणाने लक्ष असलेल्या त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी सदाची विधी होता परमात्मा हा स्वरूप लक्षणाचा वाचन आहे क्षणा लक्षित आहे त्याचाही तो लक्ष आहे परमात नाही तर याबाबत दादानी मकरंदात आणि विचारसागरात बराच खुलासा केलेला आहे आपण तो वाचा त्यातला अंश मी तुम्हाला इथे लाभोपुरता उतारा म्हणून सांगू कि ज्या सांगण्याने सतकी आनंद ही पद त्या परब्रह्माची वाचक नाही तेवढा आपल्या लक्षात येईल प्रतिपादन केलेलं आहे कि परमेश्वराची निर्पेक्षी प्रसंगा ठिकाणी प्रतीला येणारी अस्मिता या दोन्हीच्या आध्यात्क संबंधामध्ये जे सत प्रतीला येतं ते सत्पदाचं वाच वृत्तीमध्ये म्हणजे बुद्धिवृत्तीमध्ये प्रतितीला येणार ज्ञान आणि स्वरूपभूत असलेलं जे निरपेक्ष स्वयंप्रकाश असलेलं ज्ञान ही दोन व या दोघांच्या वाच्यता आहे किंवा चितपदाचं ते वाच्य आहे आणि विषयामध्ये होणारा आनंद वृत्तीच्या स्थिरतेमध्ये अभिव्यक्त होणारा आनंद आणि निरपेक्ष अंगातील आनंद हे दोन मिळून आनंद पदाची वाच्यता होते हे जर तुम्हाला लक्षात येत असेल त्यातला जो निरपेक्ष भाग आहे चित, आणि निरपेक्ष आनंद हे सचिद आनंद पदाचे लक्ष आहे आणि आत्ता सांगितलं ते वाच्यक्ष जो भाग आहे त्या सच्चेनंदादी पदाने म्हणजे सच्चेनंदादी लक्षणाने स्वरूपभूत लक्षणाने लक्षित भाग आहे स्वरूप लक्षणाने लक्षित असलेलं जे परब्रह्माचं स्वरूप लक्ष स्वरूप की जे कोणाच होत नाही वाच्य संबंधी आहे असं तुम्हाला असला तरी तो त्या परमेश्वराच्या एकत्वाला बिघाड करू शकत नाही त्याला तो मारक बाधक होत नाही हे ध्यानात कायम ठेवायचं विष विषपणाने जसं ते त्याला मारक ठरत नाही त्याप्रमाणे ते त्याला मारक ठरत नाही इतकं लक्षात घेऊन महाराज सांगतात की सच्चिदानंदादी पद अन्यांची व्यावृत्ती करून स्वरूप भूत लक्षण सांगण्यासाठी स्वरूप लक्षणाने लक्षेत असलेली लक्ष स्वरूप असलेली ब्रह्म वस्तू ही एक अखंड एक अर्थ स्वरूपच आहे त्याच्यामध्ये भेदाचा लेश नाही असं आपण लक्षात ठेवून आत्मा हा शब्द महाराज म्हणतात सच्चिदानंदाजी पद आहेत ही पदं स्वतः सिद्ध त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी प्रवृत्त होतात पण प्रवृत्त होताना मुख्यतः तात्पर्य आमच्या आम्ही जी प्रवृत्त झालेली पद होता आमचा ब्रह्म आमचा हा आत्मा वाच्य आहे आम्ही त्याचे वाचक हो, आहोत अशी डांगोरी पेटण्यासाठी ही पदं निघालेली नाही ही पदं निघाली यांना ही गोष्ट माहीत होती कारण ही पद श्रुतीने वापरलेली आहेत ब्रह्माचं स्वरूपभूत लक्षण सांगायचं होतं आणि स्वरूपभूत लक्षण सांगत असल्या कारणाने ही स्वरूपांनी लक्षणासाठी प्रवृत्त झालेली पदं ही त्या परब्रह्माच्या एकजिनसीपणाला मारक होणार नाही त्याची चित्ता जाण असल्या कारणाने ती पदं वापरून श्रुती सांगते की ही स्वतःसिद्ध स्वरूपाच्या ठिकाणी प्रवृत्त झालेली सच्चिदानंद अधिक पद म्हणजे ही वाणी ही भारती जरी प्रवृत्त झाली तरी ही वाणी त्या तिन्मात्र असलेल्या स्वरूपाच्या ठिकाणी वाचिका न भरे या वाणी त्या परमेश्वराचा वाचक होत नाही मग अन्नची व्यावृत्ती करून स्वतः निवृत्त होणं हे त्यांचं काम आहे का येत वाच्यवती तो कधीही कोणाचा वाच्य झाला नाही होणं शक्य नाही स्वयंप्रकाश असल्या कारणाने वाच्यता का अवच्छेदर्म एकही तिथे नाही मग तो वाच्य होईल का पद ही जड पदार्थांची प्रकाशक आहे तो स्वयंप्रकाश आहे ही जडपद तिथे दोन कोणाचं प्रकाशन करतील स्वयंप्रकाश असल्यामुळे वाच्यता अवच्छेदक धर्म त्याच्या ठिकाणी एकही संभवत नसल्यामुळे तो कोणत्याही पदाच्या वाच्यवृत्तीचा विषय होत नसल्या कारणाने ही पदं अन्न्यांची व्यावृत्ती करून स्वतः निवृत्त होतात शेष एक मात्र एक जे ब्रह्म शिल्लक राहतो आनंद फक्त शिल्लक राहतो हे त्याचं वैभव आहे मी सांगितलं तेच प्रारंभी तुम्हाला की सतपदाच तुम्हाला आम्ही जे वाच्य सांगितलं ते वाच्य सांगते वेळी असं म्हणालोय आणि आनंद तिन्ही वाच्य सांगते मध्ये निरपेक्ष सचित आनंद आहे सापेक्ष सचित आनंद आहे व यांच्या आध्यासिक संबंधाने वाच्य तयार सचिदानंदाच जे वाच्य आहे त्या वाच्याचा आम्ही तुम्हाला त्या पदाचं ते लक्ष आहे एवढं शिकवलंय आणि अस लक्ष आहे असं शिकवू नये हा लक्ष लक्षण भाव कल्पित आहे आणि हा लक्ष लक्षण भाव कल्पित असल्या कारणाने हे त्या परब्रह्माचं चित हे त्या परब्रह्माचं आनंद हे त्या परब्रह्माचं स्वरूप असल्या कारणाने स्वरूपूत लक्षण सांगणे असल्या कारणाने त्याला ती बाधक होत नाही आणि कल्पित असल्या कल्पित पदार्थ अधिष्ठानामध्ये कोणताही विकार निर्माण करू शकत नसल्या जरी आम्ही लक्ष लक्षण भाव धर्म धर्मी दर भाव मानला आणि तुम्हाला आध्यात्मिक संबंध सांगितला तरी तो कल्पितच असल्या कारणाने तोही त्रित्व निर्माण करीत नाही तीनपणा निर्माण करीत नाही हे दोन्ही दृष्टीने काय आपण म्हणजे त्याचं एक जिंतीपण अखंडारसत्व एक हैवान या सांगितलेले एक रसत्व नाणारे कधी निर्माण होत नाही अजून जाता जाता सांगतो की ज्यावेळी खालच्या जेवढी शाणे समजत असाल तेवढी व त्याच्यापेक्षा आज्ञा व तुमच्यापेक्षा अतिव उच्च कोटीचा ज्ञानी की ज्या त्या ठिकाणी परब्रह्माचा सगळ्यांचा अभाव म्हणून अभावा अधिक तर ठिकाणी या उपाधीचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे त्यावेळी त्याच्या ठिकाणी अनेक रसता निर्माण झाली नाही होणं शक्य इतकं ते एक चिंत इतकं त्याचं एक रसत्व आहे इतकं त्याचं अखंडत्व आहे त्या अखंडत्वाला तुमच्या प्रतीमुळं तुमच्यापेक्षा अज्ञांच्या प्रतीमुळं वा तुमच्या पेक्षा अधिक ज्ञानांच्या प्रतिती मुळे कुठेही न्योनाधिकता वृद्धी राह काही निर्माण होत नाही ही त्याची खरी आहे अखंडार्थ एक ठोस भरीव स्वरूप आत्मराजवत व ज्ञान मात्र ची भरीव ज्ञान मात्र असा आनंद मात्र आता या प्रकरणात आनंद मात्र आहे त्यानं ठेवायचं स्वरूप आनंदमय हे साक्षात्कारात स्वरूप बाकी काही आनंद मात्र उर्वरित राहणं हे मुख्य साक्षात्काराचं स्वरूप आहे किती व्याख्यान करू शकतो आनंदत्वाचं किती व्याख्यान करू शकतो लक्ष लक्षण भाव कसा मी सांगू शकतो अशी शंका विचारले एका त्यांनी काहो वाच्यसंबंधी असलेल्या लक्षणं म्हणतात तुमच्या तर परमेश्वराच्या ठिकाणी असंगत्व आहे मग ते वाच्यसंबंध तर नाही मग तुम्ही लक्षणं कशी केली अशा प्रश्नाचं जरी मार्मिक रीतीने तुम्ही उत्तर देऊ शकला तरी सुद्धा आनंदमयता जर तुमच्या चित्तात आविष्कृत झाली नाही तुमची जर ती उर्वरित स्थिती राहिली नाही समझा कि तुम्हें सुशी रहा है। सुशिक्षित बेकाराई दुसर उत्तर नहीं भयंकर तुम्हें संकट आह जगह ही बेकारी कशी द्यायची हे विचारण्याचं आता कारण नाही कारण असं समजून आम्ही सांगायला लागलो जर नसला नाही सांगताय तर नसला याच्या मागची यादी सगळी आपल्याला सांगितलेली आहे कृपया पुन्हा ती पानं उलगडा म्हणजे त्या पानात त्याचा विचार केलेला आहे दरिद्री <laughs> द्राक्ष इत्यादीच्या ठिकाणी असलेले जे माधुरी आहे ते कसं आहे असू तुम्ही सांगा हे सांगायला स्वतः सरस्वती सुद्धा जर दरिद्र आहे तर बाकी त्यांची काय गोष्ट आहे हा त्याला उत्तर आहे तू पाहून बघ हे खाऊन पहा हे त्याच उत्तर आहे त्याला सांगायला थोडी समर्थ नाही काय सांगणार म्हणून संत म्हणाले काय सांगू झाले काहीची या बाई मी आम्ही काही सांगू शकत नाही तुम्ही तसे व्हा हे त्याचं थोडं उत्तर आहे थोडक्यात म्हणजे आनंद ही भीन भिन दिसतात परंतु शब्दात वास्तविक ही तीन पदं तुम्हाला प्रवृत्त होताना भिन्न भिन्न प्रवृत्त झाल्याची दिसतात भिन्न भिन्न अर्थाची ते सूचक दिसतात वा या पदांच्या प्रवृत्तीची निमित्त भिन्न भिन्न आहे असं तुम्हाला, भिन्द भिन्द तुम्हाला वाटतं पण वस्तुस्थितीने मूल एक दिनसी परमात्माच सांगण्यापर्यंत तात्पर्य वाचक नसून ही त्याची वावरून स्वरूपाच्या ठिकाणी निवृत्त होणारी आहे परंतु या तीन पदांना म्हणजे आत्ता जड दुखाना आणि ती स्वतः ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना शिकवली ती तिथे वाचक ठरले नाही नाहीत हे हा त्याचा मुख्य अर्थ हे तीन वेगवेगळे असतील तर त्यांच्या प्रवृत्तीनिमित्ताच्या भेदामुळे तीन प्रकारच्या उच्चारामुळे त्या परमेश्वर स्वरूपाच्या एकत्वामध्ये काहीतरी अंशांशी भाव तरी कल्पिता आला असता और तो ही कल्पिता येत नहीं कारण ही गोष्ट ये तो कारण श्रुतिला गोष महित होती अप्राप्त मनसुती गोष्ट महित होती कि मनासह वाणी ही त्या परमेश्वर स्वरूप पास परतली है ती जडधर्म साथ त्या परमात्म्याच्या ठिकाणी नाही हे सांगण्यासाठी चितपदाची योजना केली म्हणे दुःख धर्म हाही त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी नाही असं सांगण्याकरता आनंद म्हणाले सद्वयता हा धर्म त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी कधीही संभवत नाही नाना रसत्व तिथे कधीही निर्माण झालं नाही हे सांगण्यासाठी आदवय पदाची योजना केलेली आहे श्रुतीला म्हणूनच असं ती बोलली त्याप्रमाणे अमृताच्या ठिकाणी असणारे माधुर्य अमृतावर घर करता येत नाही माधुर्य आणि अमृत मिळून जसं एकच जरी बोलायला दोन शब्द असले तरी त्यामुळ एका यांचं लक्ष जे स्वरूप आहे ते परब्रह्म स्वरूप एकच आहे अखंड एक, एक रच आहे स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे ही गोष्ट मात्र अबाधित आहे परिपूर्ण आहे बरं का त्याच्यामध्ये कुठेही अंश अंश भावाच्या कल्पनेला माझ्या अंगाने माझ्या अंगामध्ये काही होणार नाही हे येणाऱ्या जाणाऱ्या वृद्धीला पाहणाऱ्या आणि रास्ताला पावणाऱ्या कला तुमच्या दृष्टीने येताच निघून जातात मला त्याच सोयर सुद्धा काही नाही त्याप्रमाणे व्यवहारामध्ये असं जळ नवृत्त या प्रकार मात्र आहे त्यांची निवृत्ती करण्याकरता असे वृत्ती आहे त्यापैकी निराकरण करण्याकरता त्याचप्रमाणे तरुणाची घरात याप्रमाणे दुःखाच्या तरुणाच्या करता रघुंची विश्वासापासून झालेल्या निधाने त्या दुःखाचे म्हणजे अपौरुषय वेदाने अपौरुष वाङ्मय की ज्याच्यामध्ये निरंकुश प्रामाण्य वेदाचं प्रामाण्य कोणी हे राहून घेऊ हो शकत नाही तो प्रमाण राज आहे सर्व प्रमाणांच्या मध्ये बलवान प्रमाण आहे किंमना त्याही पुढे जाऊन बलिंद्रियना अतिंद्रिय धर्म ब्रह्म निर्णयाच्या बाबतीत आपण श्रुतीला क्षण केलं पाहिजे तिलाच विचारलं पाहिजे याचं काय स्वरूप आहे ते आणि तिच्या सांगीप्रमाणे सांगाव्या प्रमाणे निर्णय केला पाहिजे ही गोष्ट आस्तिक माणसाने निदान लक्षात ठेवावी सदाधी पदे ही सुर सर्वज्ञ तुल्य वेदाने वापरलेली ही पद आहे सामान्यक व्यवहारामध्ये जर सत्वशील एखादा असेल आणि तो थोर स्वरूपाचा असेल तर एकाद कार्य निरपेक्ष वृत्तीने करूनही त्याच्या कार्यामध्ये त्या फृत्वाला पाहून काही अंश आहे असं आपल्याला वाटत असलं वा त्याचा खरोखरी एखादी वेळी अधिकार असला तरी सुद्धा थोर पुरुष त्या फलावरचा आपला स्वतःचा अधिकार काढून ठेवित नाही किंवा काम संपल्यानंतर शहाणी माणसं कुठे राहत नाही त्याप्रमाणे सच्चिदानंदाने पद आधिकांची व्यवस्थित आपण राहत नाही ते म्हणतात आपलं आम्ही आमच्या स्वरूपामध्ये आता आता आपल्याला काम संपलंय आता आपलं काम संपलं आता आपल्याला राहायचं काही कारण नाही मूळ धर्माची गोष्ट आहे या ठिकाणी केले आहे ते इतरांच्या जे निगरगट लोक आहेत कोडगे त्यांना विचारायला लागत आपलं काम संपलंय ना मग आपण किती दिवस राहणार इथे आपलं काम संपलंय ना महाराज मग इथे किती दिवस आपण राहणार चालते मग म्हणायचं त्याला विचारायला लागतं कारण तो कोडगा आहे निसुगा आहे त्याला काय सांगायचं त्याला असं विचारावं लागतं शेवटी आता विधर्मज्ञान प्रतिपादन करण्यामध्ये म्हणजे असं धर्मा ब्रह्माच्या नाही जडधर्म ब्रच्या ठिकाणी नाही दुःख धर्म ब्रम्हच्या ठिकाणी नाही सद्वयता ब्रह्माच्या ठिकाणी नाही असंच का श्रुतीने प्रतिपादन केलं विरुद्ध धर्म नाही तसं सांगण्याची का प्रवृत्त झाली तर सांगण्याच्या ज्या काही आहेत ज्या पद्धती आहे त्या पद्धतीतली ही एक पद्धती आहे काय पद्धती आहे की तुला काय माहिती आहे ते सांगा अगोदर म्हणजे त्याच्यावरून मी तुला काय ब्रह्माचं स्वरूप आहे ते शिकवतो विधर्म ब्रम्ह आहे प्रपंचाहून विधर्म ब्रह्म आहे अशी सांगण्याची एक पद्धती आहे सादृश्य ज्ञानजन्य ज्ञानाला ज्या उपमान प्रमाण म्हणतात उपमा उपमितीप्रमाण म्हणतात त्याप्रमाणेच विधर्म ज्ञानाजन्य ज्ञानालाही ज्यान ज्यान उपमिती प्रमा असं म्हणतात म्हणजे उपमान प्रमाणाने शिकवण्याच्या दोन पद्धती की विधर्माने शिकवण्याची पद्धती तुम्ही विचारलं का हो तो जो हा आहे तर त्याला वैधर्मजन्य वैधर्म ज्ञानजन्य ज्ञान उपमिती प्रमा असं त्याला म्हणतात त्या पद्धतीने आता माऊलीचे सांगतात ते अप्राप्य मनस तिला ही माहीत असल्या कारण ती काय आता शब्दाने सांगणार खाव न कवता दयाचा मुरडली वाचा तो देवो होक्य आहे तुला काय माहिती त्याने असं विचारलं तुला ब्रह्म माहित आहे ना तुला काय माहितीये त्या माझ्या तो म्हणाला हे संपूर्ण जग मला माहितीये कसं माहित तुला जग मला जग अस्वदरूप माहित आहे मला जग जडरूप माहित आहे मला जग दुःखरूप आहे म्हणून माहिती आहे मला सद्वय म्हणून माहितीये हा मग ठीक आहे काय हरकत नाही आम्ही तुला ब्रह्म सांगतो अस ते नाही तुला जसं तुला माहित आहे ना मग तसं ब्रह्म असत नाही तुला काय जड माहित आहे ना मग तसं ब्रह्म जड नाही दुःख माहितीये पोटवर रोज दुःखात राहतोय कधी यातन मी निवडतो असं मला वाटतंय दुःखाचा एवढा जबरदस्त साक्षात्कार आहे की दुःखासारखा मला कशाचा साक्षात्कार नाही असा दुःखाचा साक्षात्कार जिथे होणार नाही ते ब्रह्म आहे तुला सद्वय अंग रोम रोमात शिरले मग ती सदवयता त्या ब्रिकाणी नाही असं ते ब्रह्म आहे ज्ञात असलेल्या पदार्थांची व्यावृत्ती करून सांगणं तुला जसं ज्ञात आहे तसं ब्रह्म नाही तुझ्या ज्ञानात जेवढे पदार्थ येतात त्याहून ते भिन्न आहे असं तू समज स्वर्ग कसं तुझी जे यंत्रसामग्री आहे ना त्या यंत्रसामग्री मध्ये भौतिक सामग्रीमध्ये जे येत नाही <laughs> त्या स्वरूपाचं ते आहे अभौतिक आहे थोडक्यात सांगितले शिवरा असं जण दुःख स्वरूप जगत म्हणताय काही लोक गुरुजी म्हणत असत की का साधूंच्याकडे गेले म्हणजे सेवा करावी लागते म्हणतात आणि त्यांची सेवा केल्याशिवाय काया वाचा मनाने पूर्ण अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिघी का गांगरी गायले हे आम्ही ऐकतो म्हणजे काय जायचं असतो एवढं समर्पण म्हणजे काय आम्हाला ते समजत गुरुजी म्हणले तुझ लग्न वगैरे झालं काय म्हणजे माझं लग्न झालं मुला बाळांची कामं सगळे स्वतः तू मेहनतीने आणून त्यांचे पोट भरतोस का होत करतो मग मुलांची पोट बाळांची पोट भरतो पोड़ त्याशिवाय कसं शक्य आमचं सगळ्यांचं पोट माझ्या एकट्याच्या हातावर आहे हे तुला बायको जेवढा त्रास देते त्यांचं भरणपोषण करण्याकरता तुला जेवढे कष्ट पडतात ना तेवढे कष्ट ज्या त्याच्या ठिकाणी पडणार नाहीत आणि जेवढा त्रास कोणी देणार नाही असे सांगताय मग तू विचार कर कशा कसं करावं लागतं एवढं करावं लागत नाही एवढं कसं तुला जे परिचण इथे करावे लागतात ना एवढे करावे लागत संत कसे असतात तुझी बायको जेवढी कठोर आहेत तेवढे संत कठोर नसतात मृदू सबाहनीत जना ते नवनीता सारखं त्यांचं हृदय असतात कसं असतात तुझ्या बायकोसारखं कठोर नसतं एवढं समजत ते बाकी सगळ्यांना सांगितल्यासारखाय कारण त्यांना दुसरं काही माहितच नाही ना त्या वाल्मिकीला सुदढ शब्द उच्चारताच येत रा म असं म्हणता येतच नव्हतं त्याला मरा मरा म्हणता येत होत मारा मरा मारा एवढंच एक होत नारोज मुली संत असल्या कारण त्यांच्या लक्षात आलं की ज्योती माउलीने जर असं त्यांची व्यावृत्ती करून सत्पदाची योजना केली आहे काय तर त्याला जे उलट येते ते जर वेगवान झालं तर पुन्हा उलट होत म्हणून त्यांनी सांगितलं तो आता कर मरा मरा म्हणत जा तयार करणार तर तुला येतच नाही त्याला जे येत आहे ते म्हणजे परमात्मा ते सांगण्यासाठी सांगितले जातील त्याच्याकरता पदाची योजना केली आचार्य ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज हे तिघर एकत्र घेतले तर ह्याना या पदाचं एवढं ज्ञान इथे झालेलं होतं की इतकं ज्ञान कोणाला होईल न होईल शंका आता आपण सांगू शकतो म्हणजे त्यांचा अनुवाद करतोय म्हणून पण प्राथमिक आरंभाला त्यांनी ही गोष्ट सुचली आणि त्यांनी प्रतिपादन केली फार महत्वाचं त्या आता पुढच्या पदामुळे तुम्हाला लक्षात येईल सर्वत्र लक्षणाचा हा नियम आहे की अन्याची व्यावृत्ती आणि व्यवहार करून शब्दात त्याचे ठिकाणी तर इत्यादी शब्द ही न पाहून परंतु हा परमात्मा सचिदानंद रूप आहे अशा प्रकारे परमात्म्यांचे विषय करून तर इत्यादी शब्द त्याच्यासाठी वाचक नाही कारण शब्दावानी प्रकाश अन्य व्यावृत्ती सिद्ध वाचकू नव्हे अन्नची व्यावृत्ती करण्यामध्ये सिद्ध आहेत आपण निवृत्त होतात हे त्या परमेश्वराचे वाचक नाहीत हे दरवेळी ध्यानात कारण परमात्मा स्वयंप्रकाश आहे चेतन आहे कारण शब्दाला परमात्म्याचे हे शब्द वाचक कसे होणार हे कसे त्याला प्रकाशित करू शकत हे त्याच्यापासून उच्च जर जगतायत तर आपल्या उपजीव्यभूत परमेश्वराला हे प्रकाशित करू शकणार नाही तरच आहे दृष्टांतपूर्वक हीच गोष्ट पुढे सांगतात सूर्याची प्रकाशन हे काही जे आहात तेवढे महाराज म्हणतात रवी ज्याप्रमाणे हे प्रकाशन करत मग रवी रवी हे प्रकाश येण घेते सूर्याच्या प्रकाशाने घटाधिक आपल्याला प्रती दिला येतात त्या घटाधिकांना सांगितलं तुम्ही एकदा घटाचं सूर्याचं प्रकाशन करा ना मग सूर्याच्या प्रकाशाने घटाधिकांचं प्रकाशन होत पण ते प्रकाश्य रूप असलेले जे घट त्या घटाधिकांचा हा भास्कर पुन्हा प्रकाश्य होईल काय म्हणजे घटात त्या स्वयंप्रकाश असलेल्या सूर्याच्या प्रकाशनाला कधीतरी योग्य होतील का कधीही योग्य होणं शक्य नाही अगदी त्याच प्रमाणे हे सर्व पदार्थ हे सर्व ही सर्व प्रमाण वा आपली इंद्रिय म्हणा बुद्धि शब्द परमेश्वराचं साह्य घेऊन जर इतर अनात्मपदार्थांचा तो वाचक होतो त्यांचं प्रकाशन करणारा होतो प्रकाशक होतो प्रकाशन करण्यास योग्य होतो ती वाणी त्या पुन्हा परमेश्वराचं प्रकाशन करेल काय तर करणार देले देले। वानी वानी इतर पदार्थांचं अर्थ प्रकाशन सामर्थ्य ज्याच्यामुळे आलं ती वाणी पुन्हा त्या परमेश्वराचं प्रकाशन करू शकेल काय शक्य नाही ते वाट्या प्रकाश आहे असं तरी शक्य आहे तर तरीच शक्य नाही जी परादी परा मध्यमाने वैखरी हा समूहाच्या समूह आपण लक्षात घ्या या चारही वाणींचा समूह प्रवृत्त झाला तरी हा समूह त्या स्वयंप्रकाश असलेल्या परमेश्वराचं साह्य घेऊन आपापल्या पदार्थांच्या प्रकाशनामध्ये प्रवृत्त होतात त्या त्या पदार्थांचा ते व्यवहार करतात त्या वाणी हिन स्वरूप असलेला पराधी वाणींना प्रकाशन सामर्थ्य देणारा सत्ता स्फूर्ती देणारा त्या वाणींचा वाघादींचा वाच्य होईल काय म्हणजे त्यांचा तो विषय का उत्तर आहे त्यांचा तो विषय कधीही होणार नाही ही गोष्ट निश्चित आहे या अर्थात को प्रकार का संदेहना त्याप्रमाणे म्हणजे ज्ञान करून देतील ती वाणी प्रकाश स्वयं प्रकाशन परमात्मा त्यात कधी प्रकाशित करून देईल करून देणार नाही हे त्याच थोडक्यात उत्तर आहे ती वाणी परमेश्वर प्रकाशनाच्या बाबतीत असमर्थ आहे आता वाणी का एक तो आतापर्यंत आपण जो विचार केला त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी असतिपादन केलं की के सच्चिदानंदाजी पद आहे तर पदस्वभावाप्रमाणे पदानी अन्यांची व्यावृत्ती करून आपल्या अर्थाचं ज्ञान करून देणं हा जो त्याचा स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे ही सच्चिदानंदादी जी पद आहे ही व्यावृत्ती करून आपण स्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सदाची विलीन होतात हा त्यातला विषय सांगून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला पुढे असा विषय प्रतिपादन केला कि ही जी सच्चिदानंदादी पद आहे ऐशी सदादी प्रतियोगी ये लोटता आली सत्ता दिका। एवं महाराजा ने अन्न व्यावृत्ति हा जो शब्द व्यात एक वर्म आता है कि शंकराचार्य ने सुधा हत्या शब्द वोष्पदंता त्यांनी सुद्धा अतदव्यावृत्त्या श्रुतीर असं म्हणून वापरलाय म्हणजे आत्मा अनात्मा अनात्मवर्गाची व्यावृत्ती हे सुचवण्यासाठी अतदव्यावृत्ती हा शब्द आचार्यांच्या वाङ्मयामध्ये आणि पुष्पदंतांच्या वाङ्मयामध्ये आलेला आहे त्या अतदव्यावृत्ती शब्द अतच शब्दाचा अर्थ तद्भिन्न आत्मभिन्न पदार्थ त्याला महाराजांनी शब्द ऐकल्याबरोबर यावा इत्या व्यवस्थित अनाथमवर्गाच्या व्यावृत्तीमध्ये हे पदार्थ पद समर्थ आहेत आणि स्वतः अन्यांची व्यावृत्ती करून निवृत्त होतात असं म्हटलेलं आहे इथे जो प्रतियोगी शब्द वापरलाय तो चिंतनीय अशा स्वरूपाचा आहे अगोदर प्रतियोगी कशाला म्हणतात हे आपल्याला सांगतो म्हणजे लक्षात येईल शब्दावरून पहिल्यांदा जर विचार करायचा तर असून येत की प्रतियोगी प्रतिद्व या अर्थाने आलेला आहे ज्याप्रमाणे आचार्यांच्या वाङ्मयामध्ये अध्यास भाष्याच्या प्रारंभी अस्मत योश्मत प्रत्य गोचर अस्मत आणि यश्मत प्रातिपदिक रूप ही प्रतिद्वंदी भूत है प्रतिद्वंदरोध मनने की अहम ऊर्जा विरुद्ध अहम ऐसी विरुद्ध आयम नहीं कारण आयम कभी विरोध नाही म्हणून पण तो अहम असं होत नाही कारण त्या दोघांचा विरोध आहे त्यांचं प्रतिद्वंद स्वरूप आपल्या लक्षात यावं याच्यासाठी म्हणून तिथे आचार्यांनी अस्मदविष्म पदांची योजना केली तुकाराम महाराजांनी सुद्धा मी ते मी तू ते तू म्हणजे मी आणि तू याच पदांची योजना केली आहे मी ते मी या शब्दाचा अर्थ तू ते तू तू तू आहे तो तो आहे मी कधी तू होत नाही पण तू कधी मी होणार नाही <coughs> म्हणजे प्रातिपदी घेण्यामध्ये स्वरूप बिंदुक माणसाच्या लक्ष यावं म्हणून महाराजांनी तिथे ती पदयोजना केली आहे हा जर विषय आपल्या लक्षात येईल त्या प्रतिद्वंद्वी स्वरूपाचं वैशिष्ट्य असं आहे कि अस जड दुःख आणि द्वैत हे कधीही सचची आनंदाने आदोयत होणार नाही आणि सचची आनंदाने अद्वै हे कधीही असज दुःख रूप त्याला प्राप्त होणार नाही अशी ही एकमेकांची पूर्ण प्रतिद्वंद्वी स्वरूप असल्या एकमेकांची एकमेक पूर्ण प्रतिद्वंद्वी असल्यामुळे यांचं प्रतिद्वंद्वत्व लक्षात घेऊन महाराजांनी इथे प्रतियोगी हा शब्द वापरलेला की हा असे जी पद आहे जगाच्या ठिकाणी राहणारा जो असड आणि दुःख रूप असा जो धर्म आहे किंवा तीन धर्म आहे या तीन धर्मांचं जर आपण चिंतन केलं तर या तीन धर्मांचं चिंतन केल्याबरोबर आपल्या असं लक्षात येईल की असिन्हच्या श्रवणाने दर्शनाने वा आपल्या अनुभवाने असच जड आणि द्वैताचा जो आपला अनुभव आहे हा अनुभव या पदार्थांच्या ठिकाणी असलेला हा अनुभव आहे या अनुभवावरून असदाधिकांच्या प्रतियोगितेने या पदांची उपस्थिती होते म्हणून महाराज म्हणतात कि सदा इत्यादी जी आहे त्यांचा निराश करून त्राही सत्ताधिका आणि ती स्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सदाची विलीन नाही अन्नची व्यावृत्ती करण्यामध्ये समर्थ असून आपल्याला एक गोष्ट महाराजांनी सुचवली आहे की असधिकांची प्रतिद्वंद्वी ही सदाधिक असल्यामुळे असज जड दुःखरूप असलेल्या जगताच्या अनुभवाने त्यांची प्रतिद्वंद्वी म्हणून प्रतियोगी म्हणून सचिन आनंद इत्यादी पद उपस्थित होता ती पद आपल्या प्रति असलेल्या असज्जांची आवृत्ती करतात आणि स्वतः ही निवृत्त होऊन केवळ ब्रह्म शेवटी आणि उर्वरित शब्दाने सुचवलेला आहे शब्दशास्त्राच्या शब्द मर्यादेवरून हा अर्थ आपल्या लक्षात येण्यासारखा आहे आणि न्यायशास्त्रामध्ये हा प्रतियोगी निराळ्या अर्थाने वापरला जातो शब्द त्याची त्यांनी व्याख्या केली आहे याचा अभाव असतो याभावाचे प्रतियोगी तो घटाला येते कारण घटाचा अभाव आहे ज्या वस्तूचा तुम्ही अभाव सांगत असाल <coughs> ती वस्तूच त्या अभावाची प्रतियोगी असते असा शब्द घटाभावाचा प्रतियोगी घट असतो पटाभावाचा प्रतियोगी पट असतो आणखीन कोणाचा अभाव आपण प्रतिपादन केला जगताच्या अभावाचा प्रतियोगी जगत आहे अनात्मवर्गाच्या अभावाचा प्रतियोगी अनात्मा आहे असा ज्याचा तुम्ही अभाव सांगाल <coughs> तोच त्याचा प्रतियोगी असतो असा न्याय असल्यामुळे नैयिकांनी ही प्रतियोगीची उत्तम रीतीने केलेली व्याख्या आहे जर म्हणजे घट या वस्तूचा हो अभाव असल्यामुळे घट हा त्या अभावाचा प्रतियोगी आहे ती घट वस्तू जेव्हा नसते तेव्हा त्याचा अभाव असतो आणि जेव्हा तो प्रतियोगी येतो तेव्हा तो अभाव नाही घट जेव्हा उत्पन्न होतो घटोत्पत्ती घटाचा प्राग नाहीसा होतो नष्ट होतो म्हणजे आपल्या उत्पत्ती प्रतियोगी हा आपल्या अभावाचा विनाश करीत असतो म्हणून घट निर्माण झाला पट निर्माण झाला म्हणजे ते ते प्रतियोगी आपापल्या अभावाचा विनाश करतात आणि आपण स्वतः येतात यावरून आपल्याला असं दिसून येत की अभाव आणि प्रतियोगी यांचा परस्परांचा पूर्ण विरोध आहे जिथे अभाव आहे तिथे प्रतियोगी नाही अभाव नाही कारण अर्थात त्याचही नैयिकांनी अतिशय सूक्ष्म चिंतन केले आहे ज्या संबंधाने ज्या देशात ज्या कालात जो पदार्थ आहे त्या संबंधाने त्या कालात त्या पदार्थाचा भाव आणि अभाव यांचा परस्पर विरोध आहे जर अवच्छेद भेद निर्माण केला तर भाव आणि अभाव यांचा जसा विरोध आहे तसा विरोधही आहे असं सिद्ध करता येतं कारण न्यायशास्त्र आहे ते उदाहरणार्थ आपण आता इथे बसलेले आहोत आपला आणि भूमीचा संयोग संबंध आहे तो असं सांगू शकतो आपल्याला कि समवाय संबंध अवच्छेद करून तुमचा अभाव आहे कपिवृक्षामध्ये झाडावर वानर आहे संयोग संबंधाने पण संबंधाने नाही देशभेदा आहे ना ना ना दे किंवा कि भूत भविष्य कालावच्छेदी करून त्या वानराचा अभाव आहे असंही आपल्याला सांगता येत पण एका सत्तेमध्ये एका देशामध्ये एका कालामध्ये कुठल्याही अवच्छेद भेदा वाचून भाव आणि अभाव हे जर आपण घेतले तर त्यांचा अतिशय विरोध विरोध आहे एकमेकांचा मग एकमेकांचे अत्यंत विरोध असल्यामुळे नैयिकांच्या व्याख्येप्रमाणेही आपण जर अभावाचा विचार केला तरी सुद्धा भाव आणि अभाव यांचा परस्पर विरोध असल्यामुळे भावनुपदार्थांचा सूक्ष्म रीतीने विचार केला असताना माया कार्य कुठलाही पदार्थ घेतला तर त्यांच्यामध्ये ही स्थिती आपल्याला सर्वत्र समान दिसून येईल की भाव आणि अभाव यांचा परस्पर विरोध आहे तो जो भाव आहे तो त्या अभावाचा प्रतियोगी असल्या कारणाने तो त्याचा विरोधी असल्या कारणाने प्रतियोगी आला त्या अभावाचा विनाश त्याप्रमाणे असज दुःखाधिकांची व्यावृत्ती करण्यासाठी प्रतियोगीतेने सच्चिदानंदादी शब्दाचीच उपस्थिती होते कारण ते त्याचे विरोधक आधी यांचं विरुद्धत्व हे लक्षात घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतियोगी हा शब्द वापरलेला म्हणजे न्यायशास्त्राप्रमाणे भाव आणि अभाव प्रतियोगी आणि अभाव त्याचा अर्थ समजला म्हणून आम्ही तुम्हाला अगदी अभावाच जाता जाता ओझरचं दर्शन ज्याला म्हणतात ते मी करून दिलेलं आहे तुम्ही सूक्ष्म विचार कराल तर प्रकरण म्हणजे समुद्रासारखा आहे उलट त्यांना अभाव अभाव शोंडा हा असं त्यांचं नाव ठेवलं नैय्यक म्हणजे अभावाची नाक आहे नावाच्या पद्धतीने बोलणं हे सांगू शकतो की भाव आणि अभाव यांचा विरोध आहे आणि भाव म्हणजे प्रतियोगी ज्या वस्तूचा आपण अभाव सांगतो ती वस्तूच त्या अभावाची प्रतियोगी असते व ती प्रतियोगी वस्तू ज्यावेळी उपस्थित होते त्यावेळी तो अभावाचा विरोध करीत असतो हे जर आपल्या ध्यानातील तर असज्जड दुःखाधिकांचे प्रतियोगी प्रतिद्वंद्वी शब्दशास्त्राप्रमाणे पूर्ण प्रतिद्वंद्वी विरोधी असल्या कारणाने त्याला उदाहरण येईल कारण देह हा असज्जुःख रूप आहे तो कधी सच्चिदानंद रूप आत्मा होणार नाही आणि सच्चिदानंद स्वरूप असलेला आत्मा कधी असूप होणार नाही हेच गोष्ट याही ठिकाणी आनंदाने अद्वय स्वरूप असलेलं ब्रह्म हे कधी असज जड दुःख होणार नाही किंवा असज जड दुःख असलेलं जगत हे कधीही सच्चित आनंद अद्वय स्वरूप होणार नाही हे एकमेकांचे प्रतिद्व असल्या किंवा आसज्ज दुःखाचे प्रतियोगीत सच्चिदानंदादि पद असल्या कारणाने हे सच्चिदान सच्चिदानंदादि पद हे येऊन प्रतियोगितेने येऊन आपले जे असं श्रुतीने वर्णन करून आपल्याला हे शिकवलं काय असदाची व्यावृत्ती सत् म्हणून श्रुती जडाची समाप्ती द्रूप आहे ही सर्वच्या सर्व पद पद हे असदाधिकांची व्यावृत आहेत व्यावृत्ती करणारी आहेत वाचक नाहीत हे कायम हे पूर्ण लक्षात घेऊन शब्द करून शब्द प्रमाणाला परमात्मा विषय होत नाही असं या शब्द स्वभावाचा विचार करून मौलीने प्रतिपादन केलाय शब्दाचा स्वभाव आणण्याची व्यावृत्ती करून सुवाराचं ज्ञान करून देणं पण त्याप्रमाणे हे शब्द अन्न्यांची व्यावृत्ती करून देतात पण स्वतःच्या अर्थाचं ज्ञान करून देण्याऐवजी प्रक्रियाचे ज्ञाते आहेत त्याप्रमाणे शब्दाचे पूर्ण ज्ञाते असल्या कारणाने शब्द प्रभू असल्या शब्द स्वामी शब्द कुबेर अशा या भाषा कुबेराने या दोन ओव्यांच्या द्वारा आपल्याला शब्द प्रमाणाला परमात्मा का विषय होत नाही वाजण्यांची व्यावृत्ती का करतो हा सिद्धांत अशी मार्मिकपणाने प्रतिपादन केलेला आहे आता बाकीचा विषय पुढे जावा आता ज्ञानेश्वर महाराज एकंदर प्रमाणांचा निषेध करण्यासाठी या दोन वव्या सांगतात ही आणि याच्या पुढची प्रमाण तो विषय आपल्याला पूर्ण विस्ताराने सांगितला असल्या कारणाने आता तो विषय पुन्हा सांगून पुनरुक्ती करीत नाही आणि वेळ घालवीत नाही टाइम पास करीत नाही आपण पुन्हा तो विषय वाचा किंवा हा पाठ संपल्यानंतर जरा शंका असेल त्याने पुन्हा विचारा या दोन ओव्या किंवा तिथली ती एक ओवी कोण्यामाणा हो निधी को मा या महाराजांच्या प्रमाणाविषयक आलेल्या सगळ्या ओळ्या जर आपण एकत्र केल्या तर या आपल्याला वृत्तीप्रभाकराचं पहिलं संपूर्ण पहिल्या भागाचं म्हणजे साईच्या साई प्रमाणांचं पूर्ण ज्ञान असल्याशिवाय हे गोष्ट आपल्याला समजणार नाही पण तुमचं हे सगळं झालंय तुम्ही जे ऐकलेलं ज्याने ऐकलं नाही त्याने ऐकल्या सगळ्यांनी ऐकलेल्या प्रतिपादन करायचा आहे तरी सुद्धा त्या एवढ्या प्रमाणांच करूनही ज्ञानेश्वर महाराजांची ही चालणी लावल्यावर आपल्याला ध्यानात येतं की एवढं ये सगळं आपण प्रमाणांचं श्रवण केलं खरं पण ह्या रूपाने नव्हतं की ज्ञानेश्वर महाराजांनी या सर्व प्रमाणांची मख्खी ज्याला म्हणतात त्याचं वर्म म्हणून ज्याला म्हणता येईल तेव्हा त्यातला अत्यंत गुढ भाग झाला म्हणता प्रतिपादन केलं आहे विषय नाही कोणाही ना हा परमात्मा कोणालाही विषय होतो प्रतिज्ञा वाक्य का होत नाही त्याचा परमेश्वर स्वरूपाला जर प्रमेयत्व संभवत नाही तर विषय होईलच कसा प्रमेयत्व का नाही त्याचं उत्तर महाराज महाराज देतात स्वयंप्रकाश त्याचं उत्तर आहे आत्मा स्वयंप्रकाश आहे स्वयंप्रकाश असला म्हणून काय करत त्या काय प्रमाण होय तो काय प्रमाणाचा विषय होईल याच उत्तराय नाही या उभेचा शब्दशः मी तुम्हाला अर्थ सांगितलं हे ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं इतक्या आत्मनिर्धाराचं इतक्या त्या प्रक्रियेच्या ज्ञानाचं इतक्या स्पष्ट रूपाचं आहे की आपल्या वृत्ती प्रभाव आवर्तन करून सुद्धा एवढा आपल्याला सांगता येईल तरी मला निर्माण आहे बरं का म्हणजे वृत्ती प्रभाव करमाण विचार करणारे उदाहरणार्थ वेदांत परिभाषा इत्यादी ग्रंथ यांचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला असं दिसून येईल की यात महाराजांनी संपूर्ण प्रमाण विचाराच्या गर्भागारात शिरून लिहिलेली उभी पुढची उभी वाचा प्रमाण महाराज म्हणतात प्रमाण नामतात कशाच्या जोरावर त्याचं वर्णन पुढच्या याच्यामध्ये केलं आहे मुवीमध्ये केलंय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय होणार आहे उलटतो तुमचा दिवा काही उपयोगाचा होणार नाही ठिका पडेल हा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे शब्दाच्या बाबतीत दिलेला आहे येणारच तरी पण प्रमाणाच्या विचाराचा एक वर्म दोन वगैरे आपल्याला प्रतिपादन केलं आहे ही परमात्मा स्वरूपा त्या ठिकाणी प्रमाण प्रवृत्ती का संभवत नाही प्रमाण प्रवृत्ती कुठे संभवते प्रमाण प्रवृत्ती संभवण्याचे काही नियम आहे त्यातला पहिला नियम असा आहे की जिथे प्रमाणाची प्रवृत्ती व्हायची तो विषय पहिल्यांदा अज्ञानाने आवृत असावा अज्ञानाने ज्याला आवरण केले तिथेच प्रमाणांची प्रवृत्ती होते का होते प्रमाणांचं जे प्रमाणत्व आहे प्रमाणत्व प्रमाणत्व कभी ना प्रमाणत्व ज्यादा विषय अज्ञाने आवृत प्रमाणिक प्रमाणत्व ना प्रमाण प्रमाणत्व नांद नहीं प्रमाण दुसर परिभाषे प्रमाण पदवी पर कहीं आर होता आर होता कि प्रवृत्त होता तो विषय अज्ञा ने पेलंदा आवृतार तो विषय अज्ञानाने आवृत्त असणं म्हणजे त्याच्या ठिकाणी प्रमेयत्व संभव म्हणजे पहिल्यांदा विषय अज्ञानाने आच्छादित पाहिजे अज्ञानाने आवृत्त असलेल्या विषय प्रमेयत्व भावाला प्राप्त होतो प्रमेय भावाला प्राप्त होतो प्रमेयत्वाला प्राप्त होतो आणि प्रमेयत्वाला किंवा प्रमेय प्रमे प्रमे प्रमे प्रमे भावाला प्राप्त झालेला पदार्थ तिथे प्रमाणाची प्रवृत्ती संभवते आणि प्रमाण ज्यावेळी तिथे जातात त्यावेळी ही प्रमाण त्या अज्ञानाने आवृत असलेल्या विषयाला नवीन निर्माण करीत नाहीत नवीन जन्म देत पूर्वसिद्ध असलेल्या वस्तू विषयीच आवरण निवृत्त करून त्याला अभिव्यक्त करून देणं ज्ञापक आहे ही उत्पादक नाही आवृत्त असल्या कारणाने प्रमेय भावाला प्राप्त झालेली वस्तू तिच्यामध्ये प्रवृत्त होऊन त्या अज्ञानाचं आवरण निवृत्त करणं व त्याचं प्रकाशन करणं हे त्या प्रमाणांच काम आहे सांगायचा ठरला तर अंतस्करण वृत्ती ही तिथे प्रमाण असल्या कारणाने अंतस्करण वृत्ती स्वच्छ असल्यामुळे तिच्यामध्ये चिदाभास असतो प्रतिबिंब असतो चैतन्याचं ते चैतन्याचं प्रतिबिंब आणि वृत्ती हे दोघे जातात त्यावेळी वृत्ती ही त्या अज्ञानाच्या आवरणाचा विनाश करते आणि त्यातला जो ज्ञान भाग आहे ज्ञान होण्याचे अगोदर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचे संभव अनात्मवस्तूच्या ठिकाणी वृत्ती जाते विषयाच्या आकाराकार होते आणि त्यातला जो चिदाभास आहे तो त्याचं प्रकाशन करतो आणि वृत्ती विषयाकार होऊन त्या विषयावर असलेले जे अज्ञानाचं आवरण आच्छादन त्याला निवृत्त करते आणि मग तिदा भाग त्याचं ज्ञान करून देतो पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रवृत्त जर होईल तर अगोदर आत्मा स्वयंप्रकाश पहिली गोष्ट आणि स्वयंप्रकाश असल्यामुळे आणि प्रमेयत्व नसल्या कारणाने तिथे प्रमाणाची प्रवृत्तीच संभवत नाही तर मग प्रवृत्ती प्रवृत्ती ज्यांची ती प्रमाण त्या परमेश्वराचं ज्ञान तुम्हाला कसं करून देतील म्हणून स्वयंप्रकाशात प्रमेयत्व नाही त्या काय विषय होय ज्या स्वयंप्रकाश परमेश्वराला प्रमेयत्व संभवत नाही तर मग तो प्रमेयत्व ज्या परमेश्वराला संभवत नाही तो या प्रमाणाला विषय होईल काय तर होणार नाही असं त्याच थोडक्यामध्ये उत्तर आहे वाट्याच हो स्वयंप्रमाणे उत्तर आत्मा प्राप्त होत नाही म्हणजे प्रमेयत्वाला प्राप्त होत नाही आणि प्रमेयत्वाला प्राप्त होत नाही म्हणून प्रमाणाची प्रवृत्ती होत नाही आणि प्रमाणाची प्रवृत्ती होत नाही म्हणून तो प्रमाणाला विषय होत नाही एवढ्या पायऱ्या तुम्ही ध्यानात ठेवल्या या उभीचा पूर्ण खुलासा झाला स्वयंप्रकाश होतो त्याच्या उत्तर का न होत स्वयंप्रकाश आहे स्वयंप्रकाश आहे त्याच्यावर अज्ञानाचं संभवत नाही प्रमेय भाव संभवत नाही प्रमेय भाव सं नाही प्रमेयाची प्रमाणांची प्रवृत्ती संभवत नाही आणि प्रवृत्ती संभवत नाही म्हणून विषय म्हणून जिथे प्रवृत्तीच संभवत नाही विषय होण्याचा प्रश्न येतोच कुठे त्याला स्वयंप्रकाश असल्या कारण त्याला पुन्हाही प्रमाण जाऊन काय करणार प्रमाणांच्या लक्षणाचा विचार करताना असं एका ठिकाणी म्हटलेला आहे की अज्ञात ज्ञापकत्व प्रमाणत्व प्रमाणाचं प्रमाणत्व कशात आहे तर अज्ञाताच ज्ञापन करण्यामध्ये आत्मा कधी आत्मा सदाच ज्ञात असल्या स्वतः अंगाने स्वयंप्रकाश असल्याकारणाने प्रमाणांची प्रवृत्ती तिथे होऊन काही उपयोग नाही तो स्वतः अंगाने स्वयंप्रकाश असल्यामुळे या प्रमाणांच्या प्रवृत्तीचा काहीही उपयोग नाही कोणाच्याही ते तेजाने निस्तेज आत्मा निस्तेज होत नाही आत्म्याच्या तेजाने बाकीचे सगळे तेजमान झालेले असं लक्षात घ्या हा ज्याला कमी येत असल्यामुळे नाही प्रमेयत्व नाही म्हणजे काय जो अज्ञानाने आवृत्त नसल्या कारणाने प्रमेयत्व नाही आणि प्रमेयत्व नाही म्हणून त्या स्वयंप्रकाशरूप आत्म्यांची सिद्धी प्रमाणाने दुसरी काय द्याच उत्तर आहे जेव्हा एखाद्या घटारीपदाचा जी बाह्य दिली आहे प्रकाश करतात त्या विषय प्रमेय म्हणतात म्हणजे ज्ञानाच्या विषयाला प्रमेय म्हणतात ज्याला ज्ञान होतो तो ज्ञाता आहे आणि त्याची जी वृत्ती आहे त्याला ज्ञान म्हणतात दुर्घट असतो विषय कोण होतो जो जेड तो विषय होतो आत्मा स्वयंप्रकाश आहे तो विषय होणार नाही जेवढ तो अज्ञानाने आवृत्त होतो म्हणून प्रमेय भावाला प्राप्त होतो म्हणून प्रमाणाची प्रवृत्ती संभवते म्हणून तो प्रमाणाला विषय होतो आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे अज्ञानानं आवरण संभवत नाही अज्ञानाच्या आवरणाचा असंभव असल्यामुळे तिथे प्रमेय भाव नाही आणि प्रमेय भाव नसल्यामुळे प्रमाणाची प्रवृत्ती नाही आणि प्रमाण प्रवृत्ती नसल्यामुळे प्रमाणाला विषय होत नाही त्यामध्ये परमात्मा कोणालाच विषय होत नाही ते सांगितले आहे त्या शब्द प्रमाणही आले आहे त्या शब्द प्रमाण आलं त्यालाही तो विषय होत नाही असं सहजच झाला परमात्म्यात समी नाही म्हणून हा सहा कोणालाही विषय होत नाही म्हणजे कोणत्याही प्रमाणांच्या द्वारे आत्म्याला प्रकाशित करायचं कारण नाही कारण तो अंगाने स्वयंप्रकाशाने ही एक गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या की कोणी असं म्हणेल का होत काही प्रमाणावर आत्मा विषय होत नाही तर वंध्या पुत्राप्रमाणे तो अभाव रुपये नाही तर त्याचाही खुलासा मागे आपल्याला केला होता स्वत अंगाने जड आहेत ही प्रमाण अगोदर त्या परमेश्वराच घेता घेतात प्रकाश परमेश्वराचा अधिष्ठानावर ही सगळीच्या सगळी प्रमाण आपापल्या विषयामध्ये प्रवृत्त होतात त्या परमेश्वराचं त्या स्वयंप्रकाशाचं जर अधिष्ठान नसेल तर ही प्रमाण आपापल्या विषयामध्ये कधीही प्रवृत्त होणार नाहीत आणि जी प्रमाण आपल्या प्रमेयामध्ये प्रवृत्त होत नाही त्यांना प्रमाण ना पदवी देता का त्यांचं प्रमाणत्व त्यांच्यावर राहील का तर राहणार जो माणूस ज्या कामासाठी नेमलाय त्या कामामध्ये जर तो प्रवृत्त होत नसेल तर त्याला ती पदवी देण्यात काय हशिलाय त्याला कोणी पगार देईल का पगार देणार म्हणजे त्या पदवीला काही अर्थ राहणार एखाद्या व्यवस्थेमध्ये जर कुठे अव्यवस्था निर्माण झाली अव्यवस्थिती निर्माण झाली तर शहाणे लोक जाऊन त्या व्यवस्थापकाला विचारतात कि इतकी अव्यवस्था होते तुम्हाला व्यवस्थापक जमलायचं मी काय करता येते म्हणजे व्यवस्थापकाचं व्यवस्थापकत्व त्याच्यावर अवलंबन आहे की ते सगळं नीट व्यवस्थित चालवित तर हे प्रमाण जर आपापल्या विषयात प्रवृत्तच होणार नाही तर प्रमाण पदवी नाही प्रमाणांच प्रमाणत्व त्यावेळी आहे की ती प्रमाण आपापल्या विषयामध्ये प्रवृत्त होऊन त्याच ज्ञान करून आणि ती प्रमाण त्यावेळी आपापल्या विषयामध्ये प्रवृत्त होऊन ज्ञान करून देण्याला समर्थ होतात जेव्हा त्यांना या स्वयंप्रकाश परमेश्वराचं अधिष्ठान म्हणजे स्वयंप्रकाश रूप असलेल्या प्रमा परमेश्वराच्या प्रकाशाच्या वर, वर, प्रकाश आणि प्रमाण पदवीवर आढळून होतात शास्त्रीय परिभाषेत ही गोष्ट सांगायची ठरली तर सगळी प्रमाण आहेत उपजीव क आणि परमात्मा स्वयंप्रकाश आहे तो उपजीव्य उपजीव्य रूप असलेला परमात्मा उपजीव्यभूत नांदी ही प्रमाण त्या आपल्या उपजीव्यभूत असलेल्या परमेश्वराला कसे हो प्रकाशित करतील तर करणार नाही हे त्याच थोडक्यात उत्तर हा त्याचे <laughs> प्रचारक आहे आपल्यामुळं ते, ते आपल्या स्वरूपाला काही करू शकत नाही ते म्हणतात आम्ही तिथे नेतात बाकी सगळ्या जगात आम्ही मोठे अन्यत्र सगळीकडे आम्ही शहाणे पण तिथे आम्ही शहाणे तिथे आपल्या आम्ही पूर्ण विलीन होतो आमचं स्वतःच तिथे काही करत नाही आम्ही तिथनं प्रकाश उसना घेऊन हे सगळं बाकी करीत असतो दुसऱ्या शब्दात तुम्हाला बोलायचं झालं तर आपल्या इथला वाणी पुण्यात साखरेचे मोठे व्यापारी त्यांच्याकडनं एक पोतवर साखर आणून तो इथे बारीक किरकोळ व्यापार करीत असतो त्याला विचारलं काय तू कुठून आणतो तर तुम्ही आमच्या सरकारच्या कोट्यात आणले सरकारच्या कोट्याला जाऊन विचारलं तुमचा तर खरा साठा आहे ना साठा कसला घेऊन बसलाय साखर कारखान्यात हे सगळं होतं साखर कारखान्याला सांगितलं तुला एक दोन किलो किंवा दोन पाव एका युनिटला ते दोन पाव तुला साखर देत होतो म्हणजे मला साखर देतो मी तर कारखानायचा साखात मी निर्माता आहे माझ्यावर हे सगळे दुकानदार जगतायत तर सरकार जगत आहे मला तुम्ही साखर म्हणून देऊन शकत नाही कारण ते निर्माण करणार आहे तसा प्रकाश झोत ज्या परमेश्वराच्या पासून मिळतो कुणाला या प्रमाणानं आणि मग ही प्रमाण आपली मानवर करून याला सांग त्याला सांग त्याच ज्ञान करून दे याच ज्ञान करून दे मी प्रमाण आहे मी घटाचं आवरण निवृत्त केलं पटाचं आवरण निवृत्त केलं बघ प्रकाशित केलं की नाही सगळ्या अर्थांचं प्रकाशन करायला मी समर्थ आहे असा प्रत्येक प्रमाण आणि आपला मिरवित असला आपला अभिमान सांगत असतो पण त्या प्रमाणाने विचारलो तुम्ही सगळीकडे भटकता सगळ्यांचा प्रचार करताय सगळ्यांचं प्रकाशन करता प्रकाशन करायला का लगडे पडला तिथे काय झालं ते आमच्या अन्नदात्या अन्नदात्याचं आम्ही प्रकाशन करू शकत अन्नदात्याला विषय करणं ह्याच्यासारखं जगामध्ये वाईट काही नाही पहिली गोष्ट वाईट काही दुसरी गोष्ट हे असमर्थ आहेत दुसरी गोष्ट हे समर्थ आहे ते तुला जर अन्न जाते तर त्याला काय सुद्धा करणार त्याप्रमाणे ही, ही प्रमाण उपजीव्यमेश्वराच्या प्रकाशनात असं हे योग्य आहे हे उचित आहे म्हणून परमेश्वराच आणि अस्तित्व नाही असं तुम्हाला केवळ प्रमाण बलावर म्हणता येणार नाही कारण प्रमाणांची सिद्धीच्या परमेश्वरावर जर अवलंबून आहे तर प्रमाणांच्या प्रकाशनावर परमेश्वराचं अस्तित्व अवलंबून आहे असं तुम्ही म्हणता कस उलट जर परमेश्वराचं तुम्ही अस्तित्व मानलं नाही तर तुमची प्रमाण सिद्ध होणार ज्ञानेश्वर महाराजांनी एक उदाहरण दिले त्या मातेच्या गर्भाला मातेच वय विचारलं आता ते कसडून जा आपण एक बाळ मूल त्या लहान मुलाला त्याच्या आईचं वय विचारलं निर्णय मातेची वयचा आईचं वय काय करा ते माहित नाही मुलाला सांगितलं तू जर आईचा मुलगा आहेस म्हणतो तो तुला तुझ्या आईचं वय माहीत नाही त्या अर्थी तुला आई नसलीच पाहिजे असं जर कोणी म्हणेल तर त्याच्या समोर असलेल्या मुलाची सिद्धी होणार नाही मुलाला आपल्या आईच वय सांगता येत नाही म्हणून आई नाही म्हणे तर पहिल्यांदा मुलाची सिद्धी होणार नाही आईचा प्रश्न विचारणारा माणूस मूर्ख आहे म्हणतो त्याप्रमाणे ती प्रमाण त्या परमेश्वराची मुलं लेकर आहेत त्या मुलानं विचारलं की तुमची आई प्रकाश देना, प्रकाशित करीत करीत नाही त्या अर्थी ती नाही आई जर नसेल तर आमची सिद्धी होणार आमची सिद्धी त्या आईवर अवलंबून मी एकदा एका गावाहून येतो तर ती जालना कोणा गाडी वेळेवर निघालेली होती ती चुकली ती चुकली म्हणजे आम्ही चुकलो खरं वेळेवर येईल बरं माणसं हुशार हो माणस हुशार आम्ही गेलो तेवढं गाडी चुकली गाडी नाही चुकली वेड्या तू चुकलाय बोलायची कशी पद्धती आहे बघा ना आपल्यावर गाडी चुकली नाही गाडी वेळेवर गेली तू वेळेवर गेला नाही अर्थ आहे तो माणसाचा असं हो की दोष आपल्यावर गेलाय त्यावेळी गाडीवर घालायचा म्हणजे आपण सुटलो आपण सेफ त्याप्रमाणे आम्ही चुकलो आणि ती गाडी वेळेवर बरोबर निघाली असं कसे जाणार मला सोडायला गा जो होता तो ट्रॅक्टर घेऊन आला माहितच आहे माणसं पायी तरी जरासरा त्याच्यापेक्षा हे सगळं आम्ही कसं तरी त्या सडकेला आलो तिथे आल्यानंतर ही तेल वाहणारी जी काही गाडी असते ना तेल वाहणारी गाडी आहे टँकर पेट्रोल असं त्या गाडी वानाला आम्ही हात केला थांबवून आम्हाला विचारलं कुठे जायचं पुण्याला मला जायचंय पण गाडी वेळेवर गेली निघून आम्हाला थोडा उशीर झाला कारण आमचं वाहन हे नंदीच वाहन <laughs> असल्या कारण आळू आळू हळू येऊन आम्ही गाडीला गाडी आम्हाला कसही चमकपणास चुकलेली ती पुढे निघून गेली जवळजवळ वीस पंचवीस मिनिट झालेली आता काय करायचं ठीक आहे म्हणलं तुम्हाला त्या गाडीत बसून दिलं म्हणजे झालं ना मी काही तुम्हाला घेऊन जाऊ शकणार नाही मला औरंगाबाद लागत कुठेतरी असेल मला गाडी पकडून द्यायचं मी काम करत ठीक आहे म्हणलं काय हात मग गेल्यानंतर बराच वेळ गाडी काय आम्हाला भेटली नाही मी त्याला विचारलं सह त्या ड्रायव्हरला गाडी आपल्याला नक्की मिळणार का त्याची काही काळजी करू नका ही आमची गाडी म्हणजे त्या गाडीची आई आहे म्हणला काय म्हणला कळला आमची गाडी म्हणजे त्या गाडीची आई आहे कारण ह्याच्यात पेट्रोल आहे का नाही म्हणलंय त्या सगळ्या गाड्या माझी गाडी तिथे आर्मी झाली कि तो गाडी थांबेल म्हणलं कोणाची गाडी असतो त्याची ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही आम्ही गेलो आणि ती गाडी चाललेली बघितलं त्यांची गाडी जाऊन आढव्याशी उभी केली त्यांनी गाडीवर थांबवली मला त्यांनी घेतलं वगैरे मला आपल्याला एवढंच सांगायचं की पेट्रोल वाहनारी गाडी जशी इतर सगळ्या गाड्यांची आई त्याप्रमाणे <़आगे> ही सगळी प्रमाण सहा त्या सहा तुमची नऊ किंवा कोणाला झुचली तर <़आगे> ती त्या सगळ्या प्रमाणांची आई जननी उपजीव्यभूत असलेली माता ती म्हणजे स्वतः स्वयंप्रकाश परमात्मा असल्याकारणाने त्या परमेश्वर प्रकाशनामध्ये ही सगळी प्रमाण असत्या मुळे त्या परमेश्वराची असल्या कारणाने त्याच्या अस्तित्वात कुठेही शंका घेण्याचं कारण नाही वाट स्वत प्रमाण आहे परमात्मा स्वतः सर्व अनात्म पदार्थ प्रकाशित होतात त्या अनात्म पण परमात्मेविषयी ते प्रमाणप्रे बनत नाही सांगतात प्रमाणच्या ठिकाणी प्रमाणत्व राहत तरी कधी राहत ज्या वेळी विषया ठिकाणी प्रमेयत्व राहत विषयाच्या ठिकाणी त्याचं थोडक्यात वर्ण त्याच्या प्रश्न का आली तर त्याची उत्तर या उभी दिलेलीच आहे की विषयाच्या ठिकाणी प्रमेयत्व कधी राहतं ते अज्ञानाने आवृत्त असेल तर अज्ञानाचं आवरण कधी संभवत त्याचं उत्तर आपलं प्रमाण प्रमाण तो प्रमेयाच्या ठिकाणी परिच्छेदावर नांद म्हणजे तरी काय त्याला समजण्यासाठी थोडासा विस्तार करतो म्हणजे आपल्याकडे प्रमाता त्याबद्दल समजलं पाहिजे प्रमाण कोणाला म्हणतात ते समजलं पाहिजे आणि प्रमेय म्हणतात तर प्रमाता म्हणजे ज्याला हे ज्ञान होतो विषयाच त्या जीवाला प्रमाता म्हणतात चैतन्याला प्रमाता अंतकरण विशिष्ट जे चैतन्य तो प्रमाता अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य म्हणजे प्रमाण आणि विषयोपहित चैतन्य म्हणजे प्रमेय महाराज म्हणतात प्रमेय परिच्छेदे प्रमेया त्या ठिकाणी परिच्छिन्नच वाचलं पाहिजे म्हणजे परिच्छिन्न विषयावरच प्रमेय तो थोडक्यात लक्षात परिच्छिन्न पदार्थ असेल तर त्याच्यावर प्रमेयत्व राहतं म्हणजे काय राहतं म्हणजे अज्ञानाचं आवरण संभवत परिच्छिन्न पदार्थावर व जड पदार्थावर अज्ञानाचं आवरण संभवत म्हणजे आता कसं झालं पदार्थ जड असला पाहिजे तो परिच्छिन्न असला पाहिजे म्हणजे जड व परिच्छिन्न पदार्थावर अज्ञानाचं आवरण संभवत अज्ञानाचं आवरण असलं म्हणजे त्याच्यावर प्रमेयत्व येतं आणि प्रमेयत्व जिथे येतं प्रमेय भाव जिथे निर्माण होतो त्या प्रमेय भावावरच प्रमाणत्व नामेय परिच्छेदी प्रमाणत्व नांदे प्रमेयाच्या परिच्छिन्नतेवर प्रमाणाच प्रमाणत्व नांद आणि प्रमेयाच परिच्छिन्नत्व हे त्या विषयाच्या जडरूपतेवर अवलंबून त्या विषयावर झालेल्या अज्ञानाच्या आवरणावर अवलंबून आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे स्वतः असलेली स्वयंप्रकाश असलेली जी वस्तू त्या वस्तूच्या ठिकाणी प्रमेय भाव नाही प्रमेय भाव नाही म्हणून परिच्छेद नाही परिच्छिन्नता नाही आणि परिच्छिन्नता नाही म्हणून तिथे प्रमाणात प्रमाणत्व ताणणार नाही ते तिथे नांदणार नाही असं इथे महाराज स्पष्ट निर्वाळा देत हे प्रक्रिया हा प्रमाण विचार केला पूर्ण ज्ञात आहे त्याला हे समजेल किंवा आता चाललेल्या पर्यंत या विषयाला मार्ग श्रवण न करता जरी बारकाव्याने आपण ग्रहण केलं तरी हे समजण्यासोगाय थोडस लोक्याला थोडा ताण दिला पाहिजे मात्र एवढी गोष्ट करून लोक्याला ताण न देता कष्ट न उपासता हे जमणार नाही काहीतरी विसंगती होण्याची शक्यता आहे मला अजून गोष्ट आपल्याला सांगतो म्हणजे हा अविद्या सापेक्षा ही गोष्ट ह्याच्यामध्ये ध्यानात अविद्यासापेक्षा जो वर्म आहे त्याच चिंतन करीत असताना लक्षात घ्यायला पाहिजे अतिशय सूक्ष्म त्याचं वर्म हे प्रमाण प्रमेय भाव अज्ञात भाव हा केवळ आधी केवळ नांदणारा अज्ञानावर नांदणारा अज्ञान सापेक्ष ही गोष्ट सदा लक्षात ठेवली पाहिजे ही गोष्ट या प्रसंगी विसरून चालणार नाही लक्षात ठेवण्या म्हणण्यापेक्षा सुद्धा हे विसरून चालणार नाही तुम्ही या गोष्टीला जर विचारला तर बाकीची कुठलीही समजाची लागणार नाही म्हणून सापेक्ष असलेला विहीन आपल्या ज्ञानाचा आपण चिंतन करतो आता ज्ञातृत विहीन सगळी किती ज्ञान सुखाभरली गगनगाळे वगैरे अति सूक्ष्म असलेल्या अतिव्यापक असलेल्या व स्वयंप्रकाश ज्ञानाविषयी आपण विचार करतो आहोत गोष्ट जर आपल्या लक्षात येईल तर इथे ज्ञातृज्ञेय भाव संभवत नाही का संभवत नाही त्याचं कारण ज्ञाते भाव हा अज्ञान जनित आहे अज्ञानावर अवलंबन असेल त्याच सापेक्षक अज्ञान असेल तर ज्ञातृज्ञेय भाव असेल अज्ञान नसेल तर ज्ञातृज्ञ भावा भाव राहणार नाही तर त्याचं सापेक्षक अजून फिल्मच आहे त्याप्रमाणे अज्ञानाचं काम आहे मूळ प्रकाश व्यापक सर आहे सर्व व्यापक पण त्या प्रकाशाला मर्यादित करण्याचं काम जे केलं ते या आवि कसं प्रक्रिया कोणताही विकार नाही तिथे परिचिनता नाही केवळ शुद्ध प्रकाश आहे केवळ ज्ञान मात्र म्हणून ज्याला मावलीने म्हटलंय भरीव ज्ञान म्हणून त्याला म्हणतात ते ज्ञान आणि त्या भरीव ज्ञानाच्या आश्रयावर कधी केव्हा का तशी याच उत्तर न देता पण अविद्य अनादि काला विचारायचा विचारा नाही अनादि असल्या कारणाने त्या अविद्येने त्या अज्ञानात त्या आत्म अभिष्ठानातला जो ज्ञान भाग आहे त्या ज्ञान भागाला आविष्कृत केलं त्या अविद्येमध्ये तीन गुण का कशी झाली का हे सांगता येत नाही निर्माण झाली एवढी गोष्ट अनाद्या काय उभा आणि त्या अविद्येनं काय काम केलं त्या अविद्येच्या पोटातून हे ज्ञान द्यावी आविष्कृत होत लक्षात ठेवा वृत्ती ज्ञान हे अविद्येच्या पोटातून जन्मालाय वृत्ती ज्ञान म्हणजे तरी काय वृत्ती म्हणजे अविद्येचा परिणाम आणि ज्ञान म्हणजे वृत्तीत अभिव्यक्त झालेलं ज्ञान वृत्तीत प्रतिफलित झालेलं चैतन्य तेव्हा मूळ शुद्ध चैतन्य ज्यावेळी त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित होतं तेव्हा त्याला वृत्ती ज्ञान असं म्हणतात त्या वृत्ती ज्ञानाची ज्ञाना प्रक्रिया